ते पेटलेली शिरपण खा लोकांना आक्रोश करायला लावणाऱ्या रावणाला अमात्यांच्या सभेत कृद्ध होऊन कठोरपणाने म्हणाली असावध राहून कामभोगांच्या बाबतीत स्वैरपणे काही संयम न ठेवता तू वागत आहेस घोर संकट उत्पन्न झाले हे ते जाणून घेतले पाहिजे असे असता तू जाणून घेत नाहीस ग्राम्यभोगात लिडबिडलेल्या इच्छेला येईल तसा वागणाऱ्या लोभी अशा राजाचा प्रजाजन स्मशानातल्या अग्नीप्रमाणे बहुमान ठेवित नाही आपले कर्तव्य पार पाडित नाही तो त्याच्या त्या कर्मानेच राज्यासह नाश पावतो योग्य प्रकारचा आचार न करणाऱ्या भेटणे कठीण झालेल्या स्वतःचा स्वतःवर ता ताबा नसलेल्या राजाला लोक हत्ती ज्याप्रमाणे नदीतला चिखल टाळतात तसे टाळतात पूर्णपणे आपल्या ताब्यात न आलेल्या प्रदेशाचे जे राजे रक्षण करीत नाहीत ते सागरात बुडालेल्या पर्वताप्रमाणे कधीही वाढून प्रकाशात येत आपल्या आपल्यासारखेच असणाऱ्या देव गंधर्व दानव यांच्याशी वाकडे झाल्यावर आपले हेर न नेमता अविचारी राहून तू राजा कसा होशील राक्षसा तू तर पोर स्वभावाचा बुद्धीही नाहीस जे जाणून घ्यायला पाहिजे ते जाणून घेत नाहीस तू राजा कसा होशील विजयी वीरश्रेष्ठा ज्या राजांच्या ताब्यात त्यांचे हेर कोश राजनीती नाही ते सामान्य लोकांसारखेच होत ज्या हेरगिरीमुळे राजे दूरवरती आपले सर्व हितसंबंध पाहू शकतात त्या हेरगिरीमुळेच राजे दीर्घ चक्षु म्हटले जातात अमात्य सचिव हे तुझ्याकडे आहेत पण हेर नेमलेले नाहीत त्यामुळे आपले जनस्थान मारले गेले हे तुला माहीत नाही प्रचंड कर्मे करणारे राक्षस खर दूषणासह एकट्या रामाने मारून टाकले ऋषीना अभय केंडकाराने सुरक्षित केले आणि अपकर्मी रामाने जनस्थानावर हल्ला चढवला तू मात्र राक्षसा लुब्ध बेसावत दुसऱ्याच्या भरवशावर राहिलेला आहेस कारण आपल्या देशात जे संकट उत्पन्न झाले ते तुला ठाऊक नाही जो राजा तिरसट हातातून फारसे दान न होणारा असावज गर्विष्ठ आणि कपटी असतो तो जर संकटात सापडला तर कोणी त्याच्याकडे धावून जात नाही अतिमान चढलेला नकोसा झालेला मानणारा क्रोधी अशा राजाला त्याचे स्वजन सुद्धा आपत्काली मारून टाकतात जो आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देत नाही संकटांना भिवून राहत नाही असा राजा अल्प काळातच राजापासून भ्रष्ट होऊन दिन आणि कसपटासमान होण्याचा संभव असतो वाळलेल्या काटके किंवा चिखलाचे गोळे यांचा सुद्धा उपयोग होऊ शकतो पण स्वस्थानापासून भ्रष्ट झालेल्या राजांच्या हातून काही सुद्धा कार्य होऊ शकत नाही वापरात आणलेले वस्त्र किंवा चुरगळलेली फुलांची माळदशी तसाच राजापासून भ्रष्ट झालेला समर्थ असला तरी निरुपयोगी होतो रोज जो राजा सदा दक्ष सर्व ठिकाणचे धर्मशील डोळ्याने तरी राजनी तिचे डोळे जो उघडे ठेवून वागतो ज्याचा क्रोध आणि प्रसन्नता लोकांना अस्पष्टपणे जाणवते तो राजा लोकात आदराला पात्र होतो पण रावणा तू दुर्बुद्धी बाळगणारा हे गुण नसलेला आहेस कारण राक्षसं फार मोटा संवाद तो तुला हेरकड़ कल नहीं दुसर का अवमान करना विषया आसक्त देश काल कि विभाग या बारीक सारीक न जाना गुण और दोषा निश्चय करना असा तू राजा बसून असे आपले दोष तिने वर्णन करून सांगितले ते बुद्धीने पारखून तो राक्षस राजा रावण धनाने गर्वाने बलाने युक्त असला तरी बराच काळ विचार करीत राहिला अरण्यकांडाचा तेहतीसा वासर्ग समाप्त